वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्ग पासष्टावर रात्र संपून दुसऱ्या दिवसाची पाह झाली तेव्हा बंदीजन त्या राजसदनापाशी येऊन वाट पाहत उभी राहिले त्यात उत्तम संस्कार असलेले सुत उत्तम विद्या प्राप्त केलेले मागधन सुस्वन गाणारे गायक होते त्या आपापल्या रीतीने स्तुती करीत होते उच्च स्वराने आशीर्वाद उच्चारे ते राजाची स्तुती करीत असताना त्या प्रासादाच्या मध्यवर्ती चौकात त्या आवाजाचा प्रतिध्वनी उमटत होता स्तुती गात असताना हाताने ढोलकी वाजवणारे कृत्य उच्चारलेल्या पुण्य शब्दाने विणांच्या स्वराने आणि आशीर्वादात्मक गिताने ते, ते भवन भरून गेले नंतर शुभ समाचार सांगणारे व्यक्तिगत सेवा उत्तम रीतीने जाणणारे स्त्रियांचा आणि शंढांचा भरणाप्रमाणे वेळी योग्य रीतीने आणले तसेच स्पर्श करण्याच्या मंगल वस्तू पेय आणि इतर साहित्य बहुसंख्य कुमारिकांचा भरणा असलेल्या पुण्यशील स्त्रिया घेऊन आल्या राजा ठेवण्याचे थे, नजराने सगळे सगळे सर्व लक्षण संपन्न सर्व विधेनुसार पूजलेले सगळे उत्तम दर्जाचे आणि शोधणारे असे होते सगळे अत्यंत उत्सुक होत अजून राजा काहीत नाही काय असेल असे शंका करीत होते मग कोशल राजाच्या शयन मंदिरापाशी जवळचा संबंध असणाऱ्या ज्या स्त्रिया होत्या त्या सर्वजणी आज जाऊन राजाला उठू लागल्या विनयाने आणि नीतीने उचित उचित रीतीने वागणाऱ्या त्या स्त्रियांनी शय्येला हात लावला तरी त्याचा काहीच उपयोग झाला नाही त्या स्त्रियांना झोपेविषयी उडत असणाऱ्या नाड्यांच्या अंगाला कंप सु गवताच्या शेंड्यांची जशी थरथर होते त्याप्रमाणे त्यांचा कंप उघड दिसू लागला राजाला पाहून ज्या स्त्रियांच्या मनात शंका उत्पन्न झाली होती ती पापशंका खरी आहे असे त्यांना कळू लागले पुत्र शोकाने थकून जाऊन कौशल्य आणि सुमित्रा झोपी गेल्या होत्या आणि उठण्याची वेळ झाली असताना दिसत होती राजाच्या जवळच कौसल्याने तिच्यासह सुमित्रा पडली होती शोकाश्रुने मुख चुरगळून गेल्यामुळे देवीची कांती नष्ट झाली होती त्या दोन झोपलेल्या राण्या आणि राजाला पाहून सारे अंथ रुडून जाऊन त्याप्रमाणे गळा काढून आक्रोश करू लागल्या त्यांच्या रडण्याच्या आवाजाने एकदम जागे कोसळल्या आणि सुमित्रा झोपेतून उठल्या त्या दोघीने राजाकडे पाहिले त्याला आणि त्याला चाचपले आणि अहो महाराज असा आक्रोश करेल त्या भूमीवर पडला ती कुशल राजाची कन्या भूमीवर हातपाय झाडीत धूळीने भरून जाऊन आकाशातून पडलेल्या तारेप्रमाणे कांतीही दिसू लागली राजा मृत झालेला आणि कवसलेल्या भूमीवर नाग स्त्रीप्रमाणे घायल होऊन पडलेली त्या र सर्व स्त्रियांनी पाहिले तेव्हा राजाच्या काही काही स्त्रिया रडत शोक व्याकुळ होऊन बेशुद्ध होऊन पडल्या त्यांच्या आक्रोशाचा प्रचंड आवाज पसरत आणि अधिक मोठा जाऊन त्यांनी ते भवन निनादून टाकले जीवनाचा ठरलेला अंत प्राप्त झालेल्या राजाचे ते, ते भवन शोकाने पीडित गडबडून गेलेल्या आणि काय झाले हे समजून घेण्याकरता उत्सुक झालेल्या जनाने भरून गेले त्या गृहात सर्वत्र मोठा आक्रंद झाला तिथले सर्व बांधवजन दुःखाच्या वेदने व्याकुळ झाले तिथला आनंद एकाएकी नाहीसाला त्या गृहाची कळा गेली आणि ते दिन दिसू लागले तो यशवंत नृपश्रेष्ठ मृत झाला हे लक्षात येताच त्याच्या सर्व भार्याने त्याला वेढले आणि केविलवाने रडत अत्यंत दुःखी होऊन त्याचे दोन्ही बाहू धरून अनाथ झाल्याप्रमाणे त्या विलाप करू लागल्या अयोध्याकांडाचा पासष्ठावा सर्ग समाप्त